नवी त्रास आपल्याला सांगितल्याप्रमाणे सवृत्तिकता नाही सोपाधिकता नाही वृत्तीचाही दुसरी उपाधी संभवत नाही अशा उभय उपाधीने विवर्जित आहे असं नाही नाही असं नाही ज्याला नाही म्हणायची सोय नाही असं जे प्रत्यक्ष रूप आहे स्वयंप्रकाश आहे आणि त्याच स्वयंप्रकाशत्व त्याचं अस्तित्व त्याचं सदरूपत्व हे अत्यंत निर्विशेष सत्सामान्य असल्या कारणाने त्या अस्तित्वाचा तिथे व्यवहार नाही असा सदरूप आणि शिद्रूप आत्मा आहे तोच आनंदाचे रूप आहे असं आता पुढच्या प्रकरणात सांगायचा तेवढं सांगून आपण इथे थांबलो कुंडली गोरदेवार कारणीभूत असलेलं तर दोन पास परब्रह्माचं स्वरूप आहे आणि ते परब्रह्म आपल्या या जगताची जी प्रतिती जगताची प्रतिती केवळ आत्मिकारूपाने येते एवढंच नव्हे तर भ्रमाचा अखिरी अज्ञानाचा काही निरक्षण प्रभाव की कि या नामरूपात हो जगताला सत्य तर जगत सत्य नसून जगतात असत्य आहे जगत सत्य नसत जगत कोण सत्य आहे तो जगतामध्ये जगताच अभिष्ठान जो परब्रम्ह परमात्मा तोच या सत्य असल्या कारणाने त्या सत्यतेची या संपूर्ण जगतामध्ये प्रकिदी आहे म्हणजे काय झालं अन्योन्या ध्यास हा सगळीकडे झाला असल्या कारण प्रत्येक ठिकाणी अन्नोन्या ध्यास जसा मी देह आणि देह मी आहे याच अन्योन्याध्यास आहे अगदी त्याच पद्धतीने हे जग सत्य आहे यातही अन्योन्याध्यास काय अन्नोन्याध्यास आहे जगतात आहे स्वरूपाध्यास आणि जगताच्या ठिकाणी सत्तेत आहे संसर्गाध्यास आणि त्या सत्येच्या संसर्गाभ्यासा परमेश्वराची सत्यता त्या जगताशीचा संबंध या जगताशी मिसळून हसत असल्या आपल्याला अफ्या नामरूपात्मक जगतच सत्य असं वाटतं वस्तुस्थितीने हे जगत सत्य नसून जगताचं जे अधिष्ठान परब्रम्ह ते परब्रह्मच सत्य आहे कारण ज्यावेळी आपल्याला ब्रह्माचा वृक्ष ज्ञान त्यावेळी परमेश्वराचा परब्रम्माचा अप्रोशत्वाने साक्षात झाला ज्ञान झालं त्यांचा अनुभव असाच आहे की त्या ब्रह्मज्ञानाने जगताचा व जगताशी असलेल्या सत्ता स्फूर्तीच्या संबंधाचा वाद होऊन सच्चिदानंद परब्रम्ह स्वरूपच शिल्लक राहत हे एक अंतिम तत्व आहे असं तत्वज्ञानचं म्हणणं आहे असा तत्वज्ञानचा अनुभव आहे तत्व साक्षात्कारी पुरुषांना असाच साक्षात्कार होतो काय की नामरूपात्मक जगत व त्या नामात्मक जगताशी आपल्या परमेश्वराचा सत्यचा संबंध या दोन्ही कल्पित सिद्धरूपानूप आहे असाच त्या ब्रह्मातील पुरुषांचा साक्षात असते ब्रह्म हे सत्य असण्याचं कारण असे अनुत्पन्न स्वरूपाचं आहे आणि अविनाशी स्वरूपा आपल्या परिभाषेत बोलायचं झालं तर ते अनादे आहे आणि उसकर्ष्या अनंत अनादि आहे म्हणजे आधी म्हणजे म्हणजे नाही ज्याला उत्पत्ती नाही अनुत्पन्न स्वरूपाचा ना आहे आणि त्याचा पुन्हा विनाशि आपण पदोकृती करताना चिंतन केले आहे की अनाधी प्रागुभाव आहे अनादि माया आहे मग प्रागुभाव हा अभाव रूप आहे ब्रह्म हे भाव रूप आहे माया जरी अनादी असले तरी तिचा विनाश होतो ब्रह्मज्ञानाने तिचा बाध होतो वगैरे वगैरे चिंतनाने ब्रह्माचं आराधित्व आणि अनंतत्व हे अनेक वार अनेक पद्धतीने आपण चिंतलेलं आहे सत्ता तो तेवढंच लक्षात ठेवायचं की त्यासाठी ब्रह्म स्वरूप काही असेल तर ते अनुत्पन्न स्वरूपाचं आहे आणि ते अनंत स्वरूपाचा अविनाश स्वरूप आहे तर हे नेहमी तसा एक रूप आहे हे त्याचा कधी Thank yeah. you. किंवा तीन अंश हे परमेश्वराचे परब्रह्माचे आहेत महा मनोरूप हे दोन अंश माहेर खुलासा आपल्याला कसे अस्तित्वाची कशी अनृत्ती आहे आपल्याला प्रत्येक तर या महान रूपांचा जर आपण विचार केला तर महा मनोरूप हे विचार घटाचे घट नाव आणि घटाचा चंद्रगुरुमान जो आता हा स्वतःला नाहीये स्वतःच नाव आता आपल्या कारणाने सत्ता मात्र रिकत आणि उत्तर आहे सदोन आणि उत्तर आहे आणि महामरूप हे सगळे मात्र नऊच मात्र वेगवेगळे असून ते अनिष्ठ स्वरूपात म्हणून सत्तेचं मुख्य स्वरूप या प्रकारे आपल्या धरणातल्या हात असते की आया हे आरोपाने त्याची प्रसिद्धी आणि ते सदृत आहे त्या परब्रह्माला सत्य काय म्हटलं याचा थोडासा तरी आपल्या लक्षात येण्यासारखा आहे त्यानंतर तृपेने त्या परब्रह्माला एक पदाने संबोधलेला त्याच पदाकडे व्याख्यान करताना हे लक्षात तू बघितलं म्हणजे आता त्याचं अस्तित्व खराय म्हणजे तुला माहिती आहे का अस्तित्व त्याला किंवा अस्तित्वाला त्याच्याकडे घट आहे म्हणजे सर आणि घट मला भासतो म्हणजे म्हणजे घट आहे हे आज वाटतो आणि घट मला भासतो घटाला आम्ही जाणतो असंही वाटतो म्हणून आहे तोर गोड आहे शक्य मग तुम्ही चित करतो त्यांना हा उद्या जो चित्र त्यांना पाहिजे पण अयोध्येच्या प्रशोधनाचा परिणाम जर उपाय होईल तर आपल्या शरीरामध्ये काय बरोबर आणि संख्या आपल्या शरीराला दिलेली आहे सर्वांसाठी राम देहाय पण आपला उपाय काय प्रा उपाय अंतर्प्रेम आपल्या कारणाने आपला व्यवहार आपण करू शकतो आणि रोज त्याप्रमाणे करू शकत नाही घटामध्ये भातीत्व अनिवृत्त आहे हे करू शकतो त्या उपायचा परिणाम आहे की त्यामुळे बोलू शकत नाही व्यवहार करू शकत नाही अनिवृत्ती ही गोष्ट धन्यवाद तिथेही अनिवृत्ती नाही परमात्मा जगामध्ये अनिवृत्त त्याप्रमाणे आताच्या भाषेत बोलायचं ठरलं तर स्वच्छ अनिर्वचनीय संबंधाचा स्वच्छ अनिर्वतीय संबंध a <laughs> तो माता आपल्या सत्तेने होतो ब्रह्माच्या स्तूर्तीच्या संबंधाने बोध प्रकाशित होतो असं आपल्याला दिसून अनेक लोकांच्या मला अनेक संघटनेच्या संगतीने आपल्याकडे घेण्यात येईल आत्मग्रूपाच्या आत्मग्रुपाच्या ठिकाणी आत्म त्याच दिवस होती गुण हा आजो नावाही असल्या कारणाने कधीतरी येणारा आणि सगळ्यातरी जाणारा ज्याला जाणारा असतो त्याला आत्मा के गोड असतो ज्ञान देऊन असतो असं तुम्हाला आम्ही तुम्हाला सांगितलं तर तुमच्या डोक्यात प्रकाश असल्या कारणाने या भौतिक प्रकाशाचा प्रतिबिंब तुम्हाला होत असल्या कारणाने त्याचं स्वयंप्रकाशत्व लक्ष ते प्रकाश हे त्या परमेश्वराच्या प्रकाशाने प्रकाशित होता हे लक्ष्मी नाही उद्या त्यांच्या प्रकाशाने आम्ही पाहतो आज म्हणतायला लागतो मी प्रकाशक्र जागृतीत लक्षात येतील आपण त्याच्यामुळे आपल्याला ते लक्षात येण्यासाठी हा भौतिक प्रकाश प्रतिबंध जो आहे म्हणून माणसाच्या सोळ लक्षात येतील सोन प्रकाश आहे हे त्या चो वैशिष्ट्यू चित्रपट सोय प्रकाशक महाराजांनी सांगायचं किंवा कृतीबाई सांगायचं त्याच्यापेक्षा आपण जे स्वप्नाचं चिंतन केलं तर लक्षात येईल ते स्वप्नातले सर्व पदार्थ आपल्याला द्यावा जास्त स्पष्ट राहतात प्रकारच्या पेक्षा किंवा हजार कोटी रुपयावरचा तुमचा ग्रह काय असेल ते राहिल्यापेक्षा अनेक स्पष्ट स्थापनात्मक आपल्याला प्रतिज्ञा होतात आणि आपल्याला I'll be right back. कृपा करून स्वप्नावस्था घरी दाखवू शकलोप्रकाश नाही स्वच्छ तुम्हाला दिसत आहे असं तुम्हाला दाखवता झालं स्वप्नावस्था एक उपकार का देवाने स्वप्नावस्था ठेवून दोन गोष्टी शिकवल्या इतका कस आहेत यातून तुमचं शिकवलं आपला धोरण प्रताप हे प्रे आपल्या प्रेम प्रताप जाण होण्यासाठी म्हणजे जगतातील पदार्थां त्यावेळी माणसाला दाढ निद्रेमध्ये अज्ञानाचं आवरण अतिशय प्रबल आणि अज्ञानाच्या आवरणाची प्रबल असताना त्याही वेळी मनुष्याचा नेतृत्ती सुखमयोग प्राप्त मी तुम्ही केले आहे तो ते प्रकाश सदाचा असतो असतो निरंतरता प्रकाश असल्याप्रमाणे त्या अभियानाच्या आवरणाचं द्राबल्य असताना प्रकल्प असावा आत्म्या धोरण प्रकाश असतो स्वप्नामध्ये अंतिद्द्वारा आपल्याला ज्याचा अंतस्पणाचा सगळा निर्माण झालं असल्याचं म्हटलं तर हवींच्या वृत्तीद्वारा आणि त्याप्रदार्थांचं प्रकाशन होत असतं त्याच्या प्रकाशाची त्याच्या दोन प्रकाशाची त्याच्या ज्ञानाची अनुवृत्ती आपल्या व्यवहार व्यवहार पृथ्वीला जो उपयोगी पडावा वाटत असेल तर वृत्तीचा उपाधी म्हणून तेवहार पृथ्वीत आपली वृत्ती पाहिजे किंवा वृत्तीत आवड घालवलं विशेष चौथन पाहिजे म्हणजे व्यवहार कुठे मी व्यवहार पृथ्वीला वृत्तीत आवड झालेलं चौतन्य केलेली वृत्ती मृत्यूला साह्य करून किंवा व्यवहार करू शकतो आपल्या व्यवहार सिद्धीमध्ये त्या श्रुपेची प्रसंगाने पाहुण पाहुणे पाहिले काही प्रसंग त्या परमेश्वराच्या होऊच शकत नाही असं आपल्याला दिसून इतके नाही अन्यत्र कुठे नाही त्याप्रमाणे ज्ञान आहे कुठे नाही कोणालाही होणं शक्य नाही सत्ताला असते इतके नव्हे तर ते कोणाला व्यतिरिक्त त्या परमेश्वराला तर असतोच असल्यास आमच्या मताप्रमाणे लोक निषेधापासून आठ काल पर्यंत आजवर पर्यंत प्रमाणाचे कुठेही अस्तित्व आले नसल्या वास्तविक सदस्य वैगें अनिवृत्ती सर्वत्र असल्या कारणाने आपल्याला असे संकल्पना संभवणे की घटाला सुद्धा अकोजान व्हावं तर घटाला अक ज्ञान होणार आजनावणी चौकन्याचा अखिर टाकतो घटाचा आखुरी लागतो तर घटक चौकन्याचा आखीर टाकतो घटक आपल्याला ज्ञान होतं चुकतो आपली वृत्ती सुधाभासाचं सह्य घेऊन तुम्ही दिली आहे अज्ञानाचं आवरण म्हणून चौपन्यावर आपल्याला आवरणाचा गुणास झालेला आहे आता अनावरून चौतन्य झालेलं आहे आता आपल्याला ब्रह्म समजत होतो आम्हाला काय होत नाही थोडक्यात कराय आज अभिज्य विलक्षण तेवढा प्रभावा तेवढाच वापरते तरी सुद्धा एखादा सूर आता नुकतो की त्या महायुरचा dan आमच्या प्रणाने अतिक भळ्यात घालून बांधतो काम बातमी निवृत्त जास्त तरी होत नाही